प्रथमस्कंधधावाध्याय श्रीकृष्णचे द्वारकेला गमन शौनक उवाच हत्वापृधतिनो युधिष्ठिरो सहानुज् प्रत्यवृद्धोजन कथं प्रवृत्त शौनकाने विचारले आपले परंपरागतराज्य बळकावण्याची इच्छा असलेल्या आततायींचा नाश करून धार्मिक श्रोमणी महाराज युधिष्ठिरांनी आपल्या बंधूंसह कशा प्रकारे राज्य केले आणि कोण कोणती कामे केली कारण बंधुवयाच्या दुखाने राज्यभोगाविषयी ते विरक्त होते सूत म्हणाले संपूर्ण सृष्टीला पुनरुज्जीवन करणारे भगवान श्रीहरी परस्परातील कल्हाग्निने दुग्ध झालेल्या कुरववंशाला अंकुरीत करून आण प्रसन भीश्म आण आणि युधिष्ठिराला राजसिंहासनावर बसून प्रसन्न झाले भीष्म आणि श्रीकृष्ण यांनी केलेल्या उपदेशाच्या श्रवणाने युधिष्ठिराच्या अंतकरणात विज्ञानाचा उदय झाला आणि त्याचे सर्व संशय फिटले भगवंतांच्या आश्रयाला राहून समुद्रापर्यंतच्या साऱ्या पृथ्वीचे ते इंद्राप्रमाणे शासन करू लागले भीमसेन आदी त्यांचे बंधू त्यांच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन करीत होते युधिष्ठिराच्या राज्यात आवश्यकतेनुसार भरपूर पाऊस पडत होता पृथ्वी सर्व आवश्यक वस्तू उत्पन्न करीत होती दुधाने पुष्ट झालेल्या सडांच्या गायी प्रसन्नतेने गोश आलाना दुधाने भिजवीत होत्या नद्या समुद्र पर्वत वनस्पती वेली आणि औषधी प्रत्येक ऋतू तापापल्या वस्तू भरपूर प्रमाणात राजाला देत होत्या अजातशस्त्रू महाराज युधिष्ठिराच्या राज्यात कोणत्याही प्राण्याला कधीच आधीव्याधी तसेच दैविक भौतिक आणि आत्मिक क्लेश होत नसत आपल्या बंधूंचा शोक नाहीसा करण्यासाठी किंवा बहीण सुभद्रीच्या प्रसन्नतेसाठी श्रीकृष्ण काही महिनेपर्यंत हस्तिनापुरात राहिले जेव्हा त्यांनी युधिष्ठिराकडे द्वारकेला जाण्याची परवानगी मागितली तेव्हा राजाने त्यांना आलिंगन देऊन संमती दिली त्यांना प्रणाम करून भगवंत रथावर बसले काही समवयस्क लोकांनी त्यांना आलिंगने दिली तर कनिष्ठानी नमस्कार केला त्या त्यावेळी सुभद्रा द्रौपदी कुंती उत्तरा गांधारी धृतराष्ट्र युयुत्सु कृपाचार्य नकुल सहदेव भीम धौम्य सत्यवती आदी स्त्रिया हे सर्व श्रीकृष्णांवरील अतीव प्रेमामुळे त्यांचा विरह सहन करू शकले नाहीत भगवत भक्त सत्पुरुषांच्या संगतीने ज्यांचा दुःसंग सुटला ते विवेकी पुरुष भगवंतांचे मधुर मनोहर यश केवळ एक वेळ ऐकल्यावरही त्यांना सोडू शकत नाही तर मग त्याच भगवंतांचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संवाद करणे तसेच त्यांचे निद्रा घेणे उठणे बसणे आणि भोजन करण्याने ज्यांचे हृदय भगवंतांना संपूर्ण समर्पण झाले होते असे पांडव त्यांचा विरह कसा भरे सहन करू शकतील अंतकरण द्रवलेले ते पापण्या न मिटणाऱ्या भगवंतांकडे स्नेह स्नेहबंधनाने विव्वळ होऊन ते जातील तिकडे जात होते श्रीकृष्ण घरून निघातेवेळी त्यांच्या बंधुपत्न्यांचे नेत्र दुःखित अंतकरणामुळे अश्रुने भरून आले होते परंतु प्रवासात त्यांना अपशकून होईल या भीतीने मोठ्या प्रयत्नांनी त्यांनी आपले अश्रू आवरून घेतले भगवंतांच्या प्रस्थानाच्या वेळी मृदंग शंख भेरी वीणा ढोल तुतार्या, घुंगरी नगारे घंटा दुंदुबी वाद्य वाजू लागली भगवंतांच्या दर्शनाचा लालसेने कुरुवंशातील स्त्रिया प्रासादाच्या गच्चीवर जाऊन ते प्रेम लज्जा व मंद हास्यनुक्त नेत्रांनी भगवंतांना पाहात पाहात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागल्या त्यावेळी भगवंतांचा प्रियसखा अर्जुनाने आपल्या प्रियतम श्रीकृष्णांचे मोत्याची झालर लावलेले रत्नजरीत दांडला असलेले पांढरे छत्र आपल्या हातात घेतले होते उद्धव आणि सात्यकी सुंदर चौऱ्या ढाळीत होते भगवान श्रीकृष्णांच्या वाटेवर चारी बाजूनी पुष्पवर्षा होत होती ते दृश्य अत्यंत मनोहर होते ठिकठिकाणी ब्राह्मणांनी दिलेले सत्य आशीर्वाद कानावर येत होते ते आशीर्वाद सगुण भगवंतांना अनुरूप होते कारण त्यांच्यामध्ये सर्वगुण होते परंतु निर्गुण भगवंतांना ते अनुरूप नव्हते ज्यांचे चित्त भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या मध्ये रममाण झाले होते अशा हस्तिनापुरातील कुलीन स्त्रिया अपापसात अशा गोष्टी करीत होत्या की त्याकडे सर्वांचे कान आणि मन लागून राहिले होते त्या आपापसात म्हणत होत्या ज्यावेळी सत्व रजतम हे सृष्टीचे मूळ तीन गुणसुद्धा राहत नाही जीव आणि जगतात्मा ईश्वरात लीन होऊन जातात आणि महत्त्व इत्यादी समस्य शक्ती आपले मूळ कारण जे अव्यक्त निद्रा घेतात सख्या प्रलयाच्या वेळीसुद्धा अद्वितीय निर्विशेष स्वरूपात स्थित राहणारे त्यांनीच पुन्हा आपल्या नामरूपरहित स्वरूपात नामरूपाच्या निर्माणाची इच्छा केली आणि त्यांच्याच अंशभूत जीवांना जी मोहात पाडते आणि सृष्टीची रचना करण्यास प्रवृत्त होते त्या आपल्या कालशक्तीने प्रेरित केलेल्या प्रकृतीचे अनुसरण केले तसेच व्यवहारासाठी म्हणून वेदांची रचना केली या जगात ज्यांच्या स्वरूपाचा साक्षात्कार जितेंद्रिय योगी आपल्या प्राणांना वश करून भक्तीने प्रफुल्लित झालेल्या निर्मल हृदयात करून घेतात तेच हे श्रीकृष्ण साक्षात परब्रम्ह आहेत वास्तविक अंतकरण की पूर्ण शुद्धि हो सखी जुंदर लीला गोपनीय शास्त्र व्यासारदी ऋषि अद्वितीय परम्त्मा हे अपने लीलेने जगता की पालन पोषण तसेज संहार करता पैसे आसक्त हो जेव तामसी वृत्ति से राजे अधर्माने वागू लगता है हे गुणाचा स्वीकार करून ऐश्वर सत्य शाश्वत नियम दया आणि यश हे गुण प्रकट करतात आणि जगताच्या कल्याणासाठी युगायुगांमध्ये अनेक अवतार धारण करतात अहो पहाना हा यदुवंश अत्यंत प्रशंसनीय आहे कारण लक्ष्मीपती पुरुषोत्तम श्रीकृष्णांनी जन्म घेऊन या वंशाचा सन्मान केला आहे ते पवित्र मधुअने अत्यंत धन्य होय जे यांनी आपल्या हिंडण्या फिरण्याने सुशोभित केले आहे केवढी आनंदाची गोष्ट आहे की द्वारकापुरीने स्वर्गाच्या यशाचा तिरस्कार करून पृथ्वीचे पवित्र यश वृद्धिंगत केले आहे म्हणूनच येथील प्रजा मोठ्या प्रेमाने आणि धुंद हास्ययुक्त कृपादृष्टीने पाहणाऱ्या आपल्या स्वामी भगवान श्रीकृष्णांचे सदैव दर्शन घेत असते अगसखी ज्यांचे यांनी पाणीग्रहण केले आहे त्या स्त्रियांनी निश्चितच व्रत स्नान होम हवन इत्यादी परमात्म्याची आराधना केली असली पाहिजे कारण ज्यांच्या केवळ स्मरणाने व्रजगोपी आनंद विभोर होऊन मोर्छित होत त्यांच्या अधरामृताचे या वारंवार सेवन करतात जाने शिशुपाल आदी उन्मत्त करून, आपल्या बाहु बलाने जाना जिंकून आणले होते तसे सांब, अंब, इत्यादी ज्यांचे पुत्र आहेत त्या रुक्मिणी आदी आठ पट्ट राहण्या आणि भौमासुराला मारून आणलेल्या ज्या हजारो पत्न्या आहेत त्या खरोखरच धन्य होत कारण या सगळ्या जणींनी स्वतंत्रता आणि पावित्र यांनी रहित असणाऱ्या स्त्री जीवनास पवित्र आणि उज्ज्वल बनवले आहे यांचा महिम्याचे वर्णन काय करावे याचे पती साक्षात कमलयन श्रीकृष्ण प्रिय भाषणाने आणि प्रिय वस्तु देऊन यांच्या हृदयातील प्रेम वृद्धिंगत करीत यांच्या घरातून कधीही दुसरीकडे जात नाहीत हस्तिनापुरातील स्त्रिया याप्रमाणे वार्तालाप करीत असता श्रीकृष्ण मंद हास्युक्त प्रेम दृष्टीने त्यांचे अभिनंदन करून तेथून निघाले स्नेहभावामुळे अजातशत्रु युधिष्ठ शत्रून त्यांच्यावर आक्रमण करू नये म्हणून चतुरंग सेना श्रीकृष्णांबरोबर दिली सुदृढ प्रेम बंधनामुळे कुरुवंशी पांडव भगवंतांच्या बऱ्याच अंतरांपर्यंत आले ते श्रीकृष्णांच्या विरामुळे व्याकुळ झाले होते त्यांना परत पाठवून श्रीकृष्ण सात्यकी उद्धव आदी मित्रांबरोबर द्वारकेकडे गेले शौनका ते कुरुजागल पांचाल शूरसेन यमुना तटवर्ती प्रदेश ब्रह्मावर्त कुरुक्षेत्र मत्स्य सारस्वत आणि मरुधन्व देश पार करून सौ्वीर आणि आभीर देशाच्या पश्चिमेकडील आनर्त देशात आले बरीच वाटने भगवंता रथाचे घोड़े थोड़े थकले होते ठीक लोक भेटवस्तु दे सन्म्न करीत होते भगवंत सायंका रथातन खाली उतरत आ जलाशयाव जाऊन संध्यावंदन करीत त्र तैर्त्यगता दिशा पश्चागविष्ठ गा गतस्तदा श्रीमद्भागवते महाप्राणे, महापुराणे पारमहियामस्क नैमशीपाख्यागमनम दशमोध्याय श्रीकृष्णापणमस्त